यादवदास बाबाजी आपण ज्या साधुसंघाविषयी बोलता आहात ते साधुसंघ ते साधू सुद्धा याच संसारात राहतात आणि नाना प्रकारच्या संसारिक पिढांनी जर्जरित आहेत मग ते इतर जीवांचा उद्धार कसा काय करू शकतात अनंतदास साधू देखील याच जगात राहतात हे सत्य आहे परंतु साधू आणि मायाबद्ध जीवांच्या संसारात खूप अंतर आहे दोघांचेही संसार बाहेरून एक प्रतीत होतात तरीही आतून मात्र बरेच अंतर आहे साधू सदा सर्वदा या जगात राहतात परंतु व्यक्ती त्यांना ओळखू शकत नाही म्हणूनच सत्संग दुर्लभ आहे मायेच्या जंजाळात फसलेले मनुष्य सुद्धा दोन भागात विभक्त आहेत काही लोक संसारांच्या तुच्छ भोगामध्ये लिप्त राहून संसाराचा खूप आदर करतात आणि काही लोक संसारातल्या तुच्छ सुखांनी तृप्त न होऊन अधिकाधिक सुखाकरिता विवेकाचा आश्रय घेतात एक विवेक रहित आहे आणि दुसरा विवेकयुक्त काही लोक एकाच विषयी आणि दुसऱ्या मुमुक्ष सुद्धा म्हणतात येथे मुम्दाचा अर्थ निर्भेद ब्रह्मज्ञानी असा समजू नये जे संसाराच्या दुःखांना कंटाळून आत्मतत्वाचे अनुसंधान करतात त्यांना शास्त्रामध्ये मुमुक्षू म्हटले गेले आहे मुमुक्षा शब्दाचा अर्थ मुक्तीची इच्छा असा आहे त्याग भजन करतो तेव्हा त्याच्या भजनास शुद्ध भक्ती म्हणतात शास्त्रामध्ये मुक्तीस त्याग करण्याचे विधान नाही कृष्णतत्व आणि जीवतत्वाचे ज्ञान झाल्यावर मुक्ती होते श्रीमद भागवतात म्हटले गेले आहे रजोभी समसख्यतः पाथिवैरिह जनतः केचणी हां श्रेयो वै मनुजादय प्रायो ममुक्ष केचनै द्विजोत्तम मुमुक्षुणा सहस्रेशु कशीमुख्यते सिद्धती मुक्ताना सिद्धानायण परायण महामुणे अर्थात या जगातील प्राणी पृथ्वीच्या धुळीकणांसमन समानच असंख्य आहेत त्यापैकी काही मनुष्य आदी श्रेष्ठ जीवच आपल्या कल्याणाची प्रय आपल्या कल्याणाचा प्रयत्न करतात त्यातूनही संसारातून मुक्ती मागणारे तर विराळेच असतात आणि मोक्ष मागणाऱ्या हजारांतून मुक्ती वा सिद्धी लाभ करणारा कुणीतरी एखादाच असतो करोडो सिद्ध आणि मुक्त पुरुषांमध्येही तसा शांत चित्त महापुरुषाचे भेटणे तर कठीणच आहे जो एक मात्र भगवंताचा परायण भकता, आहे असा सुदुर्लभ नारायणाच्या सुद्धा कृष्णभक्त अतिव दुर्लभ आहे अतिव दुर्लभ आहेत कृष्णभक्त त्यांच्यातील असतात जे मुमुक्षेचा परित्याग करून मुक्त झालेले आहेत शरीरासेपर्यंत कृष्ण भक्त संसारात राहतात खरे परंतु त्यांचा संसार विषयी लोकांच्या संसारापेक्षा सर्व असतो कृष्ण भक्ताची स्थिती दोन प्रकारची असते यादवदास आपण विवेकी मनुष्याच्या चार अवस्था सांगितल्या आहेत त्यातील कोणत्या कोणत्या अवस्थांमध्ये स्थित मनुष्याच्या संघात साधुसंघ म्हणतात अंत अनंतदास विवेकी मुमुक्षु मुक्त आणि भक्त या विवेकाच्या चार अवस्था आहेत यात विषयी लोकांकरिता विवेकी आणि लाभदायक असते मुक्त मनुष्याचे दोन विभाग आहेत चितरसप्राप्ती चितरसाप्रती आग्रह ठेवणारे मुक्त आणि निर्भेद मायावादी मुक्ताभिमानी यात प्रथम प्रकारच्या मुक्तांचाच संघ करणे योग्य आहे निर्भेद मायावादी स्वतःच मुक्त कल्पना करणारे अपराधी आहेत म्हणूनच त्यांचा संघ करणे सगळ्यांकरिताच अणुचित आहे श्रीमद्भागवतात अशा मुक्ता अभिमानींना अत्यंत तुच्छ मानले गेले आहे ये अन्ये अरविंदाक्ष विमुक्त माणिन्य स्तवय्यस्त विशुद्ध बुद्ध य आरुह्य कृछेन परमपदम तत पत्यते धो अन अनादृत अयुषमदर्य चौथे भगवत भक्त दोन प्रकारचे असतात ऐश्वर भावयुक्त आणि माधुरी भावयुक्त अशा प्रकारे तर सर्व भगवत भक्तांच्या संघाने कल्याणच कल्याण आहे पण विशेष करून मधुर रसाच्या भगवत भक्तांच्या संघाने हृदयात विशुद्ध भक्ती रसाचा आविर्भाव होतो यादवदास आपण भक्तीच्या दोन प्रकारच्या अवस्था सांगितल्या आहेत कृपया त्या स्पष्ट करून सांगाव्यात जेणेकरून माझ्यासारखी मूळमती माझ्यासारख्या मूळमती मनुष्यासही ते सहजच समजेल अवस्थितीनुसार त्यागी भक्त यादवदास गृहस्थ भक्तांचा संसाराशी काय संबंध असतो अनंतदास केवळ गृहनिर्माण करून त्यात राहिल्यानेच गृहस्थ बनता येते येत नाही तर उपयुक्त पात्रांबरोबर विधीवत विवा विवाह करून घरात राहणारे गृहस्थ मानले जातात अशा गृहस्थांमध्ये जे भक्तीचे आचरण करतात त्यांना गृहस्थ भक्त म्हटले जाते मायाबद्ध जीव डोळ्यांनी रंगरूप पाहतात काणांनी ऐकतात नाकाने वास घेतात त्वचेने स्पर्श करतात तथा जिभेने रसास्वादन करतात याच पाच ज्ञानेंद्रियाद्वारे ते जड जगात प्रविष्ट होऊन विषयात आसक्त होतात जे विषयाप्रती जितके जास्त आसक्त होतात प्राणनाथ श्रीकृष्णापासून तितकेच दूर होतात तितकेच दूर जातात यालाच बहिर्मुख संसार म्हणतात जे लोक याप्रमाणे संसारात लिप्त राहतात त्यांना विषयी म्हणतात गृहस्थ भक्त विषयी लोकांप्रमाणे विषयांमध्ये केवळ सुखाचा शोध घेत नाहीत त्यांची सहधर्मिणी कृष्णाची सेविका असते पुत्र आणि कन्या कृष्णाचे परिचारक आणि परिचारिका असतात त्यांचे डोळे श्रीकृष्णाच्या श्रीमूर्ती आणि तदीय वस्तूंचे दर्शन करून तृप्त होतात त्यांची जीव निरंतर कृष्ण नामसुधा आणि कृष्ण नैवेद्याचे आस्वादन करते त्यांची त्वचा भक्तांच्या अंगस्पर्शाचे सुख अनुभव घेते त्यांची आशा क्रिया कामना अतिथी सेवा देवसेवा सर्व काही श्री कृष्णाच्या अधीन असते त्यांचे वैष्णव सेवेकरिता असते अनासक्त होऊन विषया केवळ गृहस्थ भक्ताद्वारे संभव आहे कलियुगात ग्रहस्थ वैष्णव असणेच योग्य आहे कारण यामुळे पतनाची भीती नसते भगवत भक्तीची समृद्धी देखील यातच योग्य प्रकारे होऊ शकते गृहस्थ वैष्णवांमध्ये अनेक तत्वज्ञ पुरुष गुरु देखील आहेत गोस्वामींची आपत्ती जर शुद्ध वैष्णव असतील तर ती देखील गृहस्थ भक्तांतर्गत आहेत म्हणून त्यांचा संघ मनुष्यांकरिता खूपच लाभदायक आहे यादवदास गृहस्थ वैष्णवास मार्थ समाजाच्या अधीन राहावे लागते जर अधीन राहिले नाही तर समाजात त्यांना बरेच कष्ट सोसावे लागते अशा अवस्थेत शुद्ध भक्तीचे पालन कसे काय केले जाऊ शकते अनंतदास पुत्र आणि कन्याचा विवाह तथा पुत्र पुतृगणाच्या श्राद्धाकरिता क्रिया आणि अन्न्य बऱ्याच गोष्टींसाठी गृहस्थ वैष्णवांना समाजाशी आवश्यक संबंध ठेवावा लागतोच परंतु जिथपर्यंत काम्यकर्माचा प्रश्ना प्रश्न आहे त्यांनी काम्यकर्म करू नयेत शरीर यात्रा निर्वाह करिता तर सगळेच पराधीन असतात जे स्वतः निरपेक्ष म्हणतात ते सुद्धा पराधीन आहेत आजारी पडल्यावर औषध सेवन भूक लागल्यावर खाद्यसंग्रह थंडीपासून बचावाकरिता वस्त्रसंग्रह तथाऊन सुरक्षेसाठी घरदार आदींची अपेक्षा प्रत्येक देहधाऱ्याच असते निरपेक्ष होण्याचे तात्पर्य आपल्या आवश्यकता संकुचित करणे हेच आहे वास्तविक शरीर असताना कुणीही निरपेक्ष असू शकत नाही जोपर्यंत अधिकाधिक निरपेक्ष राहता येईल तितकेच चांगले आणि भक्तीला पोषक आहे पूर्वोक्त सगळ्या कर्माचा संबंध कृष्णासोबत जोडल्याने त्याचा दोष निघून जातो जसे विवाहाच्या वेळी आपत्त्याची कामना अथवा प्रजापतीची उपासना न करता जर केवळ अशी भावना करावी की मी एक अशा कृष्णदासीचा संग्रह करीत आहे जी मला कृष्णसेवेत सहयोग देऊ शकेल तेव्हा अशी भावना भक्ती अनुकूल असते विषयात आसक्त आत्मीय अथवा आपला पुरोहित आदी काहीही म्हणतो म्हणत मनुष्यास मनुष्यास आपल्याच संकल्पाची फळे मिळतात पितृश्राध्राच्या दिवशी पितृश्राध श्राद्धाच्या शादर, दिवशी श्राद्धाच्या दिवशी क्रि कृष्णस भोग लावलेल्या श्रीकृष्णास भोग लावलेल्या प्रसादाच्या पिंडाने पितृगणाचे श्राद्ध करणे आणि ब्राह्मण वैष्णवांना भोजन करविणे गृहस्थ वैष्णवांकरिता भक्ती अनुकूल असते समस्त स्मार्थ क्रियांना भक्तिमिश्रित केल्याने कर्माचे कर्मत्व निघून जाते शुद्ध भक्तीसोबत वैद्यकर्म केल्याने ते भक्ती प्रतिकूल होत नाही व्यवहारिक क्रियांना अनासक्त आणि विरक्त भावने करावयास हवे परमार्थी क्रियांना भक्तांसोबत करावयास हवे असे केल्याने कोणताच दोष लागत नाही पहा श्रीमान महाप्रभूंचे अधिकांश पार्श्वभूमी पांडव आदी ग्रहस्थ भक्तच होते गृहस्थ भक्तांना देखील जगात पूजनीय समजावे यादवदास जर गृहस्थ भक्त इतके पूज्य आणि प्रिय आहेत तर काही काही भक्त गृहत्याग का करतात अनंतदास गृहस्थ भक्तांमध्येच काही गृहत्यागी वैष्णव होण्याचे अधिकारी असतात जगात त्यांची संख्या खूप कमी आहे मनुष्याच्या दोन प्रकारच्या प्रवृत्ती असतात पहिली बहिर्मुख प्रवृत्ती आणि दुसरी अंतर्मुख प्रवृत्ती वैदिक भाषामध्ये यांना पराग आणि प्रत्याग प्रवृत्ती म्हणतात शुद्ध चिन्मय आत्मा आपल्या स्वरूपात विसरून लिंगदेहाच्या अंतर्गत मानसच, मनासच आत्मा मानतो मन इंद्रियांद्वारे बाह्य विषयांकडे धावते याचेच नाव बहिर्मुख प्रवृत्ती आहे जेव्हा प्रवृत्तीची गती जड विषयातून पलटून मनाकडे आणि मनातून आत्म्याकडे प्रवाहित होऊ लागते तेव्हा तिला अंतर्मुख प्रवृत्ती म्हणतात जोपर्यंत बहिर्मुख प्रवृत्ती प्रबळ राहते तोपर्यंत सत्संगात राहणे आणि कृष्ण संसार स्थापन करून समस्त प्रवृत्तीने आश्रय केल्याने बहिती अंतर्मू होत जाते जेव्हा प्रवृत्ती संपूर्णपणे अंतर्मुख होते तेव्हा गृहत्याग करण्याचा अधिकार प्राप्त होतो अशी अवस्था प्राप्त होण्याआधीच जर गृहत्याग केला तर पतनाची विशेष भीती असते गृहस्थाश्रमात गृहस्थाश्रम जीवांकरिता एक सुरूप आहे, जेथे जीव सुयो, पाठशाळाचा त्याग करायला हवा यादवदास गृहत्यागी भक्तांची लक्षणे कोणती अनंतदास स्त्री संघाची स्पृहाण असणे प्राणीमात्रांवर दयाभाव असणे अर्थव्यवहारास तुच्छ समजणे केवळ जीवन निर्वाह निर्वाहोपयोगी भोजन आणि वस्त्रांकरिता यज्ञ करणे कृष्णाप्रती विशुद्ध प्रीती असणे बहिरमुख लोकांच्या संघापासून दूर राहणे आणि रागद्वेष नसणे सगळी गृहत्यागी भक्तांची लक्षणे आहेत श्रीमद भागवतात त्यांची लक्षणे या प्रकारे दिली आहेत सर्व भूते शू यह भगवत भगवत, भगवत भावनात भूता भगवत्या मन्येश भगवत भग्वत्त उत्तम मयानन्येन भावन भक्तीम कुवती दृढा मत्कृतीम तक्ती कर्माण सत्यक्त स्वजन बाधव विसृजती हृदय नसिहरी हिताप्यघो घनश प्रणय रसनयाद्म स भवती भगवत प्रधान उक्त या गृहस्थ ही लक्षणे प्रकाशित होतात ते आता कर्म करण्या योग्य राहू शकत नाहीत म्हणून ते गृहत्यागी होतात असे निरपेक्ष भक्त विराळेच असतात संपूर्ण जीवनातही जर कधी अशा भक्तांचा संघ प्राप्त झाला तर ते आपले सौभाग्य समजावे यादवदास आजकाल साधारणपणे असे बघितले जाते की कुणी कुणी लहानशा वयातच गृहत्याग करून वेश धारण करतात मग आश्रम बांधून देवसेवा करू लागतात हळूहळू त्यांच्यात स्त्री संघाचा दोष प्रवेशू लागतो तरीही ते हरिनाम सोडत नाहीत जागोजागी भीक मागून आश्रमाचा खर्च चालवितात अशा लोकांना त्यागी भक्त म्हणावे की गृहस्थ भक्त तुम्ही गोष्टी एकत्रच एक बळाने कुणी गृहस्थ भक्त कमी वयातच गृहत्यागाचा अधिकारी होतो शुकदेव पूर्व संस्कारामुळे जन्मापासूनच गृहत्यागाचे अधिकारी होते केवळ हेच पाहणे महत्वाचे असते कि तो अधिकार कृत्रिम नसावा यथार्थ निरपेक्षता उत्पन्न झाल्यावरच कमी वयामुळे कुठलीच बाधा येऊ शकत नाही यादवदास यथार्थ निरपेक्षता आणि कृत्रिमिरपेक्षतेस म्हणतात जी कधीच तुटत नाही कृत्रिम निरपेक्षता प्रतिष्ठेची आशा धृतता आणि षडतेने निर्माण होते निरपेक्ष गृहत्यागी भक्तांसारखा सन्मान मिळवण्याकरता परंतु निरपेक्षता अगदी निरर्थक, निरर्थक आणि उपद्रव सुरू होतो यादवदास गृहत्यागी भक्तात संन्यास घेणे आवश्यक आहे का अनंतदास संसाराच्या माया ममतेपासून दूर झाल्यावर निरपेक्ष अकिंचन भक्त वनात राहतो अथवा घरात जगाला पवित्रच प्रभीत्र, करतात त्यापैकी काही काही भिक्षुक आश्रम चिन्हाद्वारे परिचित होण्याकरिता कोपीन कंथा आदी धारण करतात कोपीन कंथा ग्रहण करताना काही लोक गृहत्यागी वैष्णवांची साक्ष देऊन आपली प्रतिज्ञा दृढ करतात यालाच भिक्षाश्रम प्रवेश म्हणतात जर तुम्ही यालाच वेश करणे वेश घेणे संन्यास घेणे म्हणत असाल तर काहीच हरकत नाही यादवदास भिक्षाश्रमो चिन्हा द्वारे परिचित होण्याची आवश्यकता नावाने परिचित झाल्याने बरेचसे लाभंध ठेवणार नाहीत उलट सहज त्याला सोडून देतील स्वत देखील त्याच पुन्हा संसारात परतण्याची इच्छा होणार नाही स्वाभाविक निरपेक्षते सोबतच लोक भय सुद्धा त्याच्या हृदयात उपस्थित होते परिपक्व निरपेक्ष त्यागी वेश परिनिष्ठिता अर्थात भगवत कृपा प्राप्त भक्त लौकिक वा वैदिक सर्व प्रकारच्या कर्माप्रतीची आसक्ती परित्याग करतात अशा भक्तांकरिता वेशाश्रयाची विधी नाही त्यांना फक्त लोक अपेक्षेचीच आवश्यकता असते यादवदास वेशाश्रय कुणाकडून ग्रहण करावा अनंतदास गृहत्यागी वैष्णवांकडून वेशाश्रय ग्रहण करावा गृहस्थ भक्तांना गृहत्यागी भक्तांच्या व्यवहाराचा अनुभव नसतो म्हणून त्यांनी कुणालाही गृहत्यागीचा वेश देऊ नये कारण ब्रह्मवैवर्ताचे कथन आहे अपरीक्षोपष्टी अपरीक्षोपदिष्टम य लोक नाशाय तद्भवेत अर्थात स्वयंआच न करता धर्म उपदेश केल्याने तो जगात उत्पत्ता उत्पादर यादवदास वेश अथवा वेशाश्रय प्रदान करताना गुरुदेवांनी कोणत्या कोणत्या विषयांवर विचार करावयास हवा अनंतदास सर्वप्रथम गुरुदेव हा विचार करतील कि ज्या व्यक्तीस ते वेश देणार आहेत ती व्यक्ती योग्य पात्र आहे की नाही त्या व्यक्तीने गृहस्थ भक्त बनून कृष्ण भक्तीच्या बळाने प्राप्त केलेला आहे की नाही अर्थपिपासा आणि जीवलालसेचे निर्मूलन झाले आहे की नाही त्यांनी काही दिवस शिष्यास आपल्या जवळ त्याची चांगली परीक्षा करावी जेव्हा त्यास उपयुक्त पात्र समजले जाते तेव्हा भिक्षाश्रमाचा वेश द्यावा यापूर्वी कुठल्याही प्रकारे वेष देणे योग्य नाही वेश पतन आहे। आता मला कि वेश करणे कोणती नाही आहे या प्रथे गुरु व्यवहारिक करणे आरंभ केले आहे शेवटी काय अवस्था होईल सांगता येत नाही अनंतदास श्री चैतन्य महाप्रभूंनी या पद्धतीस पवित्र ठेवण्याकरिता नितांत शुद्र दोष असून सुद्धा छोट्या हरिदासास कठोर दंड दिला होता आमच्या प्रभूंच्या अणोगत भक्तांना महाप्रभूद्वारे छोट्या हरिदासास दिलेल्या दंडाचे सर्वदा स्मरण ठेवावयास हवे यादवदास वेश घेऊन आश्रम बांधणे आणि देवसेवा करणे योग्य पद्धत आहे काय आणदास नाही योग्य पात्रास भिक्षाश्रमात प्रवेश करून प्रतिदिनी भिक्षेद्वारे आपला जीवन निर्वाह करावयास हवा मठ आश्रमात आश्रम आदीचे अवडंबर करू नये त्याने एखाद्या ठिकाणी एकांतात कुटी किंवा कुणा गृहस्थाच्या देवालयात राहावे ज्या अनुष्ठ हवे अशा प्रकारे कृष्णनाम करावयास हवे यादवदास जे लोक मठ आश्रम बांधून गृहस्थाप्रमाणे राहतात त्यांना काय म्हणावे अनंतदास अशा लोकांना वानतांशी म्हणतात जे एकदा वमन केले तेच पुन्हा पुन्हा खातात यादवदास तेव्हा ते वैष्णव राहत नाहीत का अनंतदास आणि वैष्णव आहे तर मग लाभ आहे आता तर त्यांनी शुद्ध भक्तीचा परित्याग करून दुराचार करण्यास आरंभ केलेला असतो अशा दशेत त्यांच्या सोबत वैष्णवांचा संबंध का असावा यादवदास जोपर्यंत त्यांनी हरिणाम त्यागले नाही त्यागलेले नाही तोपर्यंत असे कसे म्हणता येईल की त्यांनी वैष्णवता सोडून दिली आहे अनंतदास नाम आणि नामापराध एकच गोष्ट नाही शुद्ध हरिणाम एक गोष्ट आहे आणि बाहेरून हरिणामा दिसणारे अपराधयुक्त नाम वेगळी गोष्ट आहे जेथे नामाच्या आधारे पापाचार दिसतो अर्थात नामही करणार आणि पापही करणार नामाच्या प्रभावाने पापांपासून मुक्ती तर शेवटी मिळणारच अशा भावनेने जे हरिणाम केले जाते तो नाम अपराध ठरतो शुद्ध हरिणाम नसते नामअपराधापासून सर्वदा दूर राहते तर संपूर्णपणे सरळता विराजमान असते तेथे अपराध होण्याची संभावनाच नसते यादवदास जर ते भक्तच राहत नाहीत तर कुणा भक्ताबरोबर त्यांच्या तारतम्याचा प्रश्नच उठ उठत नाही यादवदास अशा दशेत त्यांच्या अशा दशेत त्यांच्या उद्धाराचा काही उपाय असतो का अनंतदास हो आहे जर ते आपल्या समस्त दुराचारांचा परित्याग करून निरापराध होऊन रडत रडत निरंतर हरिणाम करतील तर ते परत भक्तांच्या श्रेणीत येतात यादवदास बाबाजी महाराज ग्रहस्थ भक्त वर्णाश्रमाच्या विधींच्या आधीन असतात वर्णाश्रम धर्म स्वीकारल्याशिवाय एक गृहस्थ वैष्णव होऊ शकत नाही का अनंतदास आहा वैष्णवधर्म अत्यंत उदार आहे जीव मात्र या धर्माचे अधिकारी आहेत म्हणूनच याचे नाव जैवधर्म आहे, ना आहे। अंत्यज जातीने अंत्यज जातीचे मनुष्य देखील वैष्णवधर्म ग्रहण करून ग्रहस्थ राहू शकतात त्यांचा वर्णाश्रम नसतो मग वर्णाश्रमांतर्गत पती संन्यासी सुद्धा पुन्हा एकदा शुद्ध भक्ती प्राप्त करून गृहस्थ भक्त होऊ शकतात त्यांची सुद्धा कुठलीच वर्णाश्रम विधी असत नाही अथवा जे लोक आपल्या दुराचारांमुळे वर्णाश्रम धर्मातून पतित होतात ते आणि त्यांची मुले आधी साधुसंघाच्या प्रभावाने शुद्ध भक्तीचा आश्रय करीत गृहस्थ भक्त झाले तर त्यांचाही वर्णाश्रम नसतो म्हणूनच गृहस्थ भक्त दोन प्रकारचे असतात वर्णाश्रम धर्मयुक्त आणि वर्णाश्रम धर्मरहित यादवदास या दोहोनमध्ये श्रेष्ठ कोण आहे अनंतदास ज्यांच्यात भक्ती अधिकच आहे अधिक आहे तेच श्रेष्ठ आहेत भक्तीही व्यवहारिक दृष्टीने वर्णाश्रमाचे पालन करणारी व्यक्ती श्रेष्ठ आहे कारण धर्म आहे आणि दुसरे अंत्यज आहेत कारण परमार्थिक दृष्टीने दोघेही अदम आहेत कारण दोघेही भक्तिहीन आहेत यादवदास कुणा गृहस्थ व्यक्ती गृहत्यागीचा वेश ग्रहण करण्याचा अधिकार आहे का अनंतदास नाही असे केल्याने आत्मवंचना आणि जगत वंचना या दोन्ही प्रकारचे दोष लागतात गृहस्थि गृहस्थ व्यक्तीने कोपीन आदी धारण करणे म्हणजे संतांची खिल्ली उडमिणे आणि अपमान करणे आहे यादवदास बाबाजी महाशय वेश ग्रहण करण्याकरिता एखादी शास्त्रीय पद्धत आहे का अनंतदास स्पष्टपणे सांगायचे झाले तर सर्व वर्णाचे लोक वैष्णव होऊ शकतात परंतु शास्त्रानुसार ब्राह्मणांतरिक संगत वर्षक पृथक लक्षण सांगताना शेवटी दृश्यत तत्ते नेत अर्थात ज्याची जी लक्षणे सांगितली गेली आहेत त्याच लक्षणाद्वारे वर्णाचे निरूपण करावयास हवे या शास्त्रीय विधीनुसार जर ब्राह्मणांव्यतिरिक्त अन्यान्य वर्णाच्या व्यक्तीमध्ये ब्राह्मण वर्णाची लक्षणे प्राप्त झाली आणि त्यास संन्यास दिला गेला तर या पद्धतीस अवश्य शास्त्रानुमोदित मानावयास हवे हे कार्य केवळ परमार्थिक विषयातच बलवान आहे व्यवहारिक विषयात नाही चंडीदास चंडी आज मी धन्य झालो परमपूजनीय बाबाजी महाराजांच्या उपदेशांचा मी हा भावार्थ समजला की जीव कृष्णाचा नित्यदास आहे परंतु अपराधवश आपल्या या नित्य कृष्णदास्यत्वाचा विसर विसरून कृष्ण दास्यत्वास विसरून तूल आणि लिंग या दोन माईक शरीरांचा मायेच्या गुणांचा अंगीकारत आहे आपल्या कर्माचे करिता त्याने आपल्या गळ्यात जन्म मृत्यूची माळ घातली आहे कधी उच्च कधी निम्न योनी मध्ये जन्म घेऊन कर्मफळानुसार नवीन नवीन अहंकारात नाच्या अवस्था प्राप्त करतो क्षणभंगूर भौतिक शरीरात तहाणभूक आदींद्वारे नाना नानामे करण्यास बाध्य होतो तर अभावांची कल्पना करून अत्यंत दुखी होत जातो निरनिराळे रोग रोग शरीरात सर्वदा जर्जर करतात घरा स्त्री स्त्री पुत्रांसोबत कलह करून कधी कधी आत्मस आत्महत्या सुद्धा करून टाकतो धनाच्या लोभाने कोण जाणो किती पापे करतो राजदंड लोकपवाद लोक अपमान आणि कितीतरी शारीरिक क्लेशास भोगतो आत्मिय, आत्मिय वियोग धनानाश धननाश चोरी दरोडा अपहरण आदी विविध दुःखे तर मागे लागलेलीच असतात वृद्ध झाल्यावर घरातील माणसे सेवा करीत नाहीत त्यामुळे किती दुःख होते कफाची अधिकता वातवेग आणि वेदनांनी वृद्ध शरीर केवळ दुःखाचे कारण बनते मेल्यानंतर पुन्हा गर्भाची असह्य पीडा सहन करावी लागते मग शरीरात राहता राहता काम क्रोध लोभ मोह मद मस्तर्य आधी प्रबळ होऊन विवेकास साछादित करून टाकतात आता मी संस्तविक गुरु आहेत वैष्णवांच्या कृपेने आज मी संसाराचे यथार्थ ज्ञान प्राप्त करू शकलो आहे अनंतदास बाबाजी महाशयांचे सदउपदेश श्रवण करून सर्व लोक एक स्वराने साधू साधू म्हणू लागले आतापर्यंतही तेथे बरेचसे वैष्णव एकत्रित झाले होते सर्वांनी मिळून लाहीडी माशयांचे एक पद कीर्तन आरंभ केले चंडीदास कीर्तन करता करता आनंद विभर होऊन नृत्य करू लागले ते समस्त बाबाजी जणांची चरणधूळ होऊन आपल्या मस्तकी धारण करून रडत रडत जमिनीवर लोळून घेऊ लागले सगळे जण एक स्वराने म्हणाले चंडीदास मोठे भाग्यवान आहेत काही वेळा नंतर यादवदास बाबाजी म्हणाले चंडीदास चला आपण सगळे त्या तटावर जाऊ चंडीदास मी ही पार होऊन जाईन दोघांनी साष्टांग दंडवत प्रणाम करीत म्हणाली हाय मला स्त्रीजन्म का मिळाला जर मी ही पुरुष असते तर अनायासेच या कुंजात जाऊन वैष्णवांचे दर्शन करू शकले असते आणि त्यांची चरणरज मस्तकी धारण करून पवित्र झाले असते मी जन्मजन्मी या नवद्वीपात वैष्णवांची दासी होऊन त्यांची सेवा करीत जीवन सार्थकी लावू शकले असते तर किती बरे झाले असते यादवदास अहो हे गोद्रुम धाम महान पुण्यभूमी आहे येथे येताच जीवास शुद्ध भक्ती लाभते हे गोद्रुम आमचे प्राणेश्वर श्री सचिनंदन यांची क्रीडास्थळी आहे गोपपल्ली आहे या तत्वास हृदय गम्य श्री प्रबोधानंद सरस्वती प्रार्थना करतात न लोके वेदोदित मार्ग भेदिशते हटेन सर्व पहिरहृत्य गोडे श्री गोद्रुमे पर्णकुटी कुरुध्व अरे मूळ जीवा तू लोक आणि वेदांचा आश्रय घेऊन घेऊन नाना प्रकारच्या धर्माचे आचरण करूनही दुःखी असतोस आता या अनिश्चित मार्गांना त्यागून शिघ्र अतिशिघ्र श्री शी गोद्रुमी आपली पर्णकुटी निर्माण कर अशा प्रकारे परस्पर हरीकता सांगता ऐकता तिघेही गंगा पार करून हळूहळू कुलियाग्रामी परतले त्या दिवसापासून चंडीदास आणि त्यांची पत्नी यांच्यात एक प्रकारचा अद्भुत वैष्णवभाव प्रकटू लागला जसे काही मायेचा संसार त्यांना बिलकुल स्पर्शच करत नव्हता वैष्णव सेवा सदा कृष्णनाम कीर्तन आणि सर्व जीवांवर दया त्यांचे भूषण बनले धन व्यापारी धन्य व्यापारी पती पत्नी धन्य वैष्णव कृपा आणि श्री नवदीप भूमी सातवा अध्याय समाप्त